वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे चौदावा मृदू गंभीर आवाज करीत जाणाऱ्या दा रथातून महायशस्वी प्रभु भरत लवकरच अयोध्ये शिरला अयोध्ये त्यावेळी मांजरे आणि घोबडे वावरत होती माणसे किंवा हत्ती कुठेही दिसत नव्हते गडद अंधकार दाटलेले आणि कुठेही प्रकाश नसलेला काळ्या भोर रात्री सारखी ती दिसत होती चंद्राची प्रिय पत्नी कांतीने उजळ असलेली रोहिणी जशी एका पुढून वर आलेल्या ग्रहाने व्हावी तशी ती झाली होती एखादी डोंगरातील थोड्या उष्ण आणि गढूळ पाण्याची बारीकशी नदी तिच्यावरती पक्षी उन्हाने तापून जावे तसे आणि मासे मगरी इत्यादी जलजर खाली दडून राहावे त्यासारखी ते अयोध्या दिसत होती अग्निपासून निघालेली धुराविरित सुवर्ण कांतीची ज्वाला जशी आहुती शिंपडल्यामुळे नाही शिवावी तशा ज्वाले प्रमाणे महान रणसंग्रामात चिरखते तुडून तुटून गेली असावी हत्ती घोडे रथ ध्वजा मोडून पडले असावेत योद्धे मारले गेले असावेत ती सेना जशी उदासवाने दिसेल तशी ती दिसत समुद्रातून उठलेली फेसाळ आणि गर्जना करणारी लाट वारा थांबल्यामुळे जशी गपचिपडून राहावी तशी अयोध्या वाटत होती यज्ञाची सर्व उपकरणे काढून घेतल्यानंतर आणि याजक मंडळी निघून गेल्यानंतर समरस काढण्याचा काळ संपून गेल्यानंतर यज्ञवेदी जशी सुनी सुनी व्हावी तशी ती दिसत होती गोठ्यात बसलेल्या नव्या गवताला तोंडही न लावणाऱ्या बैलाने टाकून दिलेल्या उत्सुक गायीप्रमाणे ती आर्त दिसत होती अतिशय चमकणाऱ्या उत्तम नयनाद आदकारी प्रभाकारादी जातीवंतून ढळून पृथ्वीवर येणाऱ्या तेजहीन झालेल्या ताऱ्याप्रमाणे ती दिसत होती, होती। पुष्पाने लहडलेली भु, भुंगे मत्त होऊन जिच्या भोती गुंजारव करीत होते अशी वनलता वसंत ऋतू संपल्यावर भडभड पेटत जाणाऱ्या वनव्यात सापडून जशी कोळपून जावे तशा वनलतेसारखी जिची अवस्था दिसत होती तिच्या रस्त्यावरची रहदारी बंद पडले होती तिथले विक्रे व्यवहार सर्व थांबले होते ढगाने चंद्र नक्षत्रे झाकळून गेली आहे अशा आकाशासारखी दिसत होते ज्यांच्यातले मद्य संपले आणि फुटलेल्या मद्याच्या पेल्यांचा जिथे खच पडलाय दारू पिणारे सर्व उठून गेले आहेत अशा उद्ध्वस्त अस्ताव्यस्त पानभूमीप्रमाणे ती दिसत होती जिची भूमी उखडलेली आहे खळगे पडले आहेत भांडी फुटून अस्ताव्यस्त पडलेली आहेत जिथले पाणी वापरून संपले आहे अशा मोडून पडलेल्या पाणपोईसारखी तिची अवस्था दिसत होती योद्ध्यांच्या विशाल धनुष्याची ताणून बांधलेली तोरी बाणाने तोडून टाकल्यामुळे जशी धनुष्यापासून खाली गळून पडावी तशी ती दिसत होती एखाद्या युद्धकुशील घोडेश्वर बसून चालवलेली घोडी शत्रार खाली पाडावी तशी ती वाटत होती <coughs> दशरथ पुरत रथात बसल्या बसल्या उत्कृष्ट रथ चालवणाऱ्या सार्थ्याला म्हणाला अयोध्येतल्या गाण्या बजवण्यांचा आवाज पूर्वीप्रमाणे गंभीर जणून आज कानावर का बरं येत नाही हत्तींच्या मदांचा फुलांचा वास दरवळायचा चंदना वासही तो उकडे पसरायचा तो पसरलेला नाही वाहनांचे आवाज मंत्रित करणारे घोड्यांचे खिंकाळणे मदमत्त हत्तींचे आवाज रथांचे प्रचंड आवाज हे काही आता पुरित राम निघून गेल्यापासून कानावर येत नाहीत राम गेला आणि त्यामुळे व्यथित झालेले तरुण चंदना गुरूंचा घेत नाहीत आणि बहुमल वनफुलांच्या माळा अंगावर घालित नाहीत रंगीबेरंगी फुलमाळा घालून लोकही बाहेर प्रवासाला जात नाहीत रामाच्या शोकाने पीडित झालेल्या या नगरात आता उत्सव चालत नाही खरोखर माझ्या भ्रात्या बरोबरच या पुरेचे ही गेले पावसाळ्यात जशी पाणपोईला शोभा नाही तशी या अयोध्येला शोभा नाही केव्हा बरे माझा बहुमोत्सवासारखा येऊन उन्हाळ्यात पाऊस पडणाऱ्या ढगाप्रमाणे अयोध्येत आनंद उत्पन्न करेल आज अयोध्ये ते सुंदर वेश धारण केलेल्या छाती करून चालणाऱ्या तरुणाने गजबजलेले नसल्यामुळे शोभत नाहीत दुःखी भरत सारख्याशी असे बोलत असताना अयोध्ये शिरला आणि पित्याच्या राहण्याच्या ठिकाणात त्याने प्रवेश केला ते ठिकाण राजश्रेष्ठाच्या अभावामुळे सिंह नसणाऱ्या गुहेसारखे वाटत होते ते अंतपूर त्यावेळी तेजहीन दिसत होते जणू देवाने ते सोडून दिले असावे त्यामुळे सूर्य नसलेल्या दिवसाचे काळ त्याला आले होते त्याला सगळीकडे सुने, सुने दिसून आले त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असूनही भरत दुःखी अंतकरणाने आश्रू ढाळू लागला अयोध्याकांडाचा एकशे चौदावा सर्ग समाप्त